पंचवीसावा अध्याय प्रमेय अंतर्गत प्रमेयांतर्गत नामअपराधाचा विचार दुसऱ्या दिवशी संध्याकाळनंतर लगेचच विजय आणि प्रजनात वृद्ध बाबाजी महोदयांकडे पोहोचले आणि त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून बसले संधी मिळताच विजय नम्रतापूर्वक म्हणाले प्रभो आपण कृपा करून आम्हाच नामाभास तत्वासंबंधी संपूर्णपणे सांगण्याची कृपा करावी आम्ही नामतत्वाचे रहस्य जाणण्याकरिता अत्यंत व्याकुळ आहोत बाबाजी म्हणाले तुम्ही लोक धन्य आहात श्री नामत समजण्याकरता नाम नामभास आणि नामपराध या तीन विषयास आवश्यक आहे असते नाम आणि संबंधी मी बरेच काही सांगितले आहे यावेळी नामभासाविषयी सांगतो आहे नामाच्या आभासासच नामभास म्हणतात विजय नामभास कशाच म्हणतात आणि तो किती प्रकारचा असतो बाबाजी आभास शब्दाने कांती छाया आणि प्रतिबिंब यांचा बोध होतो एखाद्या प्रकाशवान पदार्थाची जी कांती निघते तिला कांती वा छाया म्हणू शकतो म्हणून नामरूप सूर्याचे दोन प्रकारे आभास होतात एक नामछाया आणि दुसरा नामप्रतिबिंब तत्विद पुरुष भक्त्याभास भावाभास नामाभास वैष्ण वैष्णवाभास आदी शब्दांचा व्यवहार सर्व करीत असतात सर्व प्रकारचे आभास दोन प्रकारचे असतात प्रतिबिंब आणि छाया विजय वैष्णव लोक हरिणामाचे अनुशीलन करतात जेव्हा ते भक्त्याभासासोबत नामाचे अनुशीलन करतात तेव्हा त्यांचे अनुशीलन झालेले नामा, नाम नामाभास म्हणले जाते ते स्वयं देखील वैष्णव आभास असतात शुद्ध वैष्णव नाहीत भाव आणि भक्ती एकच वस्तू आहे केवळ अवस्थाभेदाने भिन्न भिन्न नामांनी परिचित होते विजय कुठल्या अवस्थेत जीव वैष्णवाभास म्हणविले जातात बाबाजी श्रीमद भागवत म्हणते पूजाम्यह हरए श्रद्ध येषु चु स भक्त प्राकृत स्मृत या श्लोकामध्ये ज्या श्रद्धा शब्दाचा उल्लेख आहे ती शुद्ध श्रद्धा नाही तर श्रद्धाभास आहे कारण भगवत भक्तांची पूजा सोडून कृष्णपूजेमध्ये जी श्रद्धा होते ती शुद्ध श्रद्धेची एकतर छाया असते अथवा प्रतिबिंब तशी श्रद्धा लौकिक श्रद्धा मात्र असते अप्राकृत श्रद्धा नाही म्हणूनच ज्यांच्यात अशी श्रद्धा दिसून येते त्यांना प्राकृत भक्त किंवा वैष्णवाभास समजावे श्रीमंत महाप्रभूंनी श्री रघुनाथ दास गोस्वामींचे वडील आणि काका हिरण्य गोवर्धन यास म्हटले आहे प्राय शब्दाचा अर्थ हा आहे की शुद्ध भक्ताप्रमाणे ते माला मुद्रा आदी वैष्णव धारण करून नामाभास करतात परंतु वास्तविक ते शुद्ध वैष्णव नाहीत विजय मायावादी जर वैष्णवचिन्ह धारण करून नामोच्चारण करतील तर त्यांना वैष्णवाभास म्हणू शकतो का बाबाजी नाही त्यांना वैष्णवाभास देखील म्हणता येणार नाही ते अपराधी आहेत म्हणूनच त्यांना वैष्णवापराधी म्हणता येईल प्रतिबिंब नामाभास आणि प्रतिबिंब भावाभासाचा आश्रय घेतल्याने त्यांना वैष्णवभास म्हणायला तर हवे परंतु अत्यंत अधिक अपराधी असल्याने ते स्वयं वैष्णवनामापासून वेगळे होतात विजय प्रभू कृपा करून शुद्धनामाचे लक्षण आणखीनही स्पष्ट सांगा ज्यामुळे आम्ही त्यात सरळतापूर्वक समजू शकू आम्ही त्यास सरळतापूर्वक समजू शकू बाबाजी अन्य अभिलाषिता रहित आणि ज्ञानकर्म आदींच्या आच्छादनांपासून रहित तथा अनुकूल भावाने नामग्रहण केल्याने शुद्ध नाम होते नामाच्या चिन्मय भावात स्पष्टरूपात प्रकट करून परमानंद अनुभव अभिलाषा अन्य अभिलाष नाही या नामा नामाद्वारे पाप करणे अथवा मोक्ष प्राप्त करणे आदी समस्त प्रकारच्या वासनांनाच अन्य अभिलाष म्हणतात अन्य अभिलाश राहिल्यास नाम शुद्ध होत नाही ज्ञान कर्म योग आदी साधनांद्वारे त्यांच्यापासून मिळणाऱ्या फळांची आशा देखील जोपर्यंत त्यागली जात नाही तोपर्यंत नाम होत नाही प्रतिकूल भावास हृदयातून काढून टाकून केवळ नामाच्या अनुकूल प्रवृत्तीसोबत जे नामग्रहण केले जाते त्यास शुद्धनाम म्हणतात भक्तीच्या या लक्षणास ध्यानात ठेवून विचार केल्याने हे स्पष्ट होते की नामपरात आणि नामभासहित नामच शुद्धनाम आहे म्हणूनच कलियुग पावणा तरी श्री गौरचंद्रांनी म्हटले आहे कलियुग पावना अवतारी श्री गौरचंद्रांनी म्हटले आहे तृणादपी सुनीचे तर सहिष्णुना अमानिना मानदेण कीर्तनीय सदा हरि अर्थात जे स्वतःस तृणाहूनही तीनहीने समजतात जे वृक्षाहूनही अधिक सहिष्णू असतात स्वयं मान मिळवण्याची अभिलाषा ठेवत नाहीत आणि दुसऱ्यास मान देतात ते सदा सर्वदा श्री हरिणाम संकीर्तनाचे अधिकारी आहेत विजय प्रभो नामाभास आणि नामापराधात स्वरूपत भेद काय आहे बाबाजी शुद्ध नाम न झाल्यास त्यास नामाभास म्हणतात तो नामाभास एखाद्या अवस्थेमध्ये नामाभास म्हणविला जातो आणि एखाद्या अवस्थेत नामपराध जेव्हा अज्ञानवश अर्थात भ्रमप्रमादवश अशुद्ध नाम होते तेव्हा त्यास नामाभास म्हणतात आणि जेव्हा मायावाद आदींमुळे भोग आणि मोक्षांकरिता अशुद्ध नाम होते तेव्हा त्यास नामपराध म्हणतात ज्या दहा प्रकारच्या अपराधास मी आधी सांगितले आहे ते जर सरळ अज्ञतेमुळे होतात तर अशा दशेमध्ये घेतलेले अशुद्धनाम नामअपराध नाही नामाभास होतो ही, नाम हो ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की नामाभासामध्ये जोपर्यंत नामपराधाची लक्षणे नसतात तोपर्यंत अशी आशा ठेवता येते की नामाभास दूर होईल आणि शुद्धनाम उदित होईल परंतु नामपराध झाल्यावर नामोदय होणे मोठे कठीण असते मी नामपराध दूर करण्याकरिता जो विधी सांगितला आहे त्या व्यतिरिक्त कुठल्याही उपायाने कल्याण होऊ शकत नाही विजय नामाभास करणाऱ्या मनुष्यास काय करायला हवे ज्यामुळे त्यांचा नामाभास शुद्धनाम होऊ शकेल बाबाजी शुद्ध भक्तांचा संघ करणे योग्य आहे शुद्ध भक्तांसोबतच राहून त्यांच्या आदेश आणि निर्देशानुसार नाम केल्याने शुद्ध भक्तीमध्ये रुची होते त्यावेळी साधकाच्या रचनेवर जे नाम अविर्भूत होते ते शुद्धनाम असते सोबतच नाम अपराधी व्यक्तींच्या संघाचा कल्याणाचा एकमात्रेतू आहे म्हणून प्राणेश्वर श्री गौरांग देवांनी सनातन गोस्वामीस हा उपदेश दिला होता सत्संगच भक्तीचे मूळ आहे यशित श्री संघ आणि अभक्त संघ या दोहो सर्वथा त्यागून सर्वथा त्यागून नाम करा विजय प्रभो आपल्या स्त्रीचा त्याग केल्याशिवाय साधक शुद्ध नाम घेऊ गेुश, शकत नाही का बाबाजी सोडणेच कर्तव्य आहे गृहस्थ वैष्णव आपल्या विवाहित विवाहित स्त्रीसोबत अनासक्त भावात राहून वैष्णव संसाराची समृद्धी करतात अशा संगम स्त्री संग, म्हणत मन, अशा संघास श्री म्हणत नाही स्त्रीप्रती पुरुषाची आसक्ती तथा पुरुषाप्रती श्री स्त्रीच्या आसक्तीचे नावच यशित संघ आहे याच आसक्तीचा त्याग करून गृहस्थ व्यक्ती जर कृष्ण नामग्रहण करतील तर ते निश्चित करू शकतील विजय नामाभास किती प्रकारचे असतात बाबाजी श्रीमद नामाभास चार प्रकारचे सांगितले आहेत वैकुंठ नाम हरम नामतत्व आणि वाधत अणभिज्ञ व्यक्ती चार प्रकारे नामाभास करतात संकेतद्वारे परिहासाद्वारे स्तोभाद्वारे आणि अवेलाद्वारे विजय सांकेत्य नामाभास कशाच म्हणतात बाबाजी अन्य वस्तूस लक्ष करून भगवंताचे जे नाम उच्चारित होते त्या नामाभास म्हणतात जसे अजामिलाय हाक मारली भगवान कृष्णाचे नाव देखील नारायण आहे म्हणूनच अजा मिलाचे नारायण नाम सांकेत्य नामाभास झालेच्छो मुलेच्छ लोक डुकरास पाहून हाराम हाराम म्हणत घृणा प्रदर्शित करतात हाराम शब्दात हाराम हे दोन शब्द आहेत म्हणून हाराम शब्दाचे उच्चारण कार्य देखील केल्याच्या के फलस्वरूप जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवतात नामाभासाने मुक्ती होते या समस्त शास्त्र स्वीकारतात नामाक्षरासोबत मुकुंदाचा मुक्तीत भगवंताचा संबंध दृढ रूपाने ओतप्रोत आहे म्हणूनच नाम उच्चारण केल्याने भगवान मुकुंदाचा स्पर्श होतो आणि या स्पर्शाने अनायासेच मुक्ती प्राप्त होते जी मुक्ती ब्रह्मज्ञानाद्वारे अनेक कष्टानी प्राप्त होते तीच मुक्ती नामाभासाद्वारे परिश्रमाशिवाय अनायासेच सर्व लोक प्राप्त करतात विजय प्रभो व्यर्थच आपल्या पांडित्याचा अभिमान करणारे मुमुक्षू मुक्तीची स्पृहा असणारे न्यान रहीत गण, तथा असूर लोक, परिहास, उपवासा रूपात कृष्णना कृपया स्तोभनामा नामभासासंबंधी सांगावे बाबाजी दुसऱ्यास कृष्णनामास दुसऱ्यास कृष्णनाम करताना बाधा देते वेळी असन्मानपूर्वक जे नाम होते त्या स्तोब म्हणतात एक शुद्ध वैष्णव हरिणाम उच्चारण करीत आहे त्याच वेळी एक पाखंडी व्यक्ती त्यांना पाहून चिडते आणि तोंड वाकडे वाकडे करीत म्हणते तुझे हरिक हरिकेष्ट कृष्ण सर्व काही करतील हे स्तोबाचे उदाहरण आहे या स्तोब नामाने त्या पाखंडी व्यक्तीची मुक्ती होऊ शकते नामाक्षराची अशी स्वाभाविक शक्ती आहे विजय हेला नामभास कशाच म्हणतात अनादरपूर्वक नामग्रहण करणाऱ्या नाम प्रभास खंडामध्ये अनादरपूर्वक नामग्रहणाचे फळ देखील संसारातून उद्धार होणे असे सांगितले आहे मधुर मधुरमेत मंगलम मंगलानाम सकल निगमवल्ली सतफलम चितस्वरूप सकृद पि परिगीतम श्रद्धा हे या हेलया वा भृगुवरमात्र या श्लोकामध्ये श्रद्धा या शब्दाचा अर्थ आहे आदरपूर्वक आणि हेलया या शब्दाचा अर्थ आहे अनादरपूर्वक नरमात्रम तार येत या वाक्याचे तात्पर्य हे आहे की कृष्णनाम मुसमाना देखील मुक्ती प्रदान करते विजय अवहेलने नाम जपल्याने अपराध होत नाही काय बाबाजी जाणून बुज उद्देशाने फळ काय आहे आणि काय काय होऊ शकत नाही बाबाजी नामभासाने सर्व प्रकारचे भोग सुख मुक्ती आणि अष्टप्रकारच्या सिद्धी हे सर्व काही मिळवता येते परंतु त्या योगे कृष्णप्रेमरूप परमपुरुषार्थ प्राप्त करता येत नाही परंतु नामभासी नामभाषी अतस, सोडून शुद्ध भक्तांचा जर करतो, नियमित पालन करतो तर तो शीघ्रच मध्यम वैष्णव बनतो आणि काही दिवसातच शुद्ध भक्ती प्राप्त करून वैष्णवप्रेम प्राप्त करतो विजय प्रभो बरेच दिवस वैष्णवाभास वैष्णवचिन्ह धारण करून निरंतर नामाभास करतात परंतु दिवस बर करूनही ते प्रेम लाभ करीत नाहीत याचे कारण काय आहे बाबाजी आहे ते असे की वैष्णव शुद्ध भक्ती प्राप्त करण्या यो योग्य झाल्यावरही अन्यन्य भक्तीच्या अभावात ते साधू माणून ज्याचा संग करतात ती व्यक्ती जर शुद्ध भक्त नसून मायावादी असेल तर त्याच्या कुसंगाने साधक मायावादी अपसिद्धांताची शिकवण प्राप्त करतात ज्यामुळे त्यांच्या उरल्या सुरल्या भक्तीचा आभासही दूर होऊन जातो आणि क्रमशः वैष्णव अपराधी आणि नाम अपराधींच्या श्रेणीमध्ये जाऊन पडतात अशा अवस्थेत कल्याण होणे कठीणच नाही तर असंभव होऊन जाते हो जर त्यांची पूर्वसुकृती प्रबळ असेल तर ती सुकृतीच त्यांना कुसंघापासून हटून सतसंगात पोहोचविते आणि सतसंगात पुन्हा त्यास शुद्ध वैष्णवता प्राप्त होते विजय प्रभो नामपराधाचे फळ काय असते बाबाजी पाच महापापांना कोटीपट गणल्याने गुणल्याने जी पापराशी होते त्यापेक्षा नामपराध अधिक भयंकर असतो म्हणून नामअपराधाचे फळ सहजच अनुमान करता येते विजय प्रभो नामपराधाचे फळ फारच भयंकर असते हे समजलो परंतु नामपराधाच्या समयी जे नामाक्षर उच्चारित होते त्याचे काही चांगले फळ होत नाही का बाबाजी नामअपराधी ज्या फळाची आकांक्षा करीत नामोच्चारण करतात नाम त्यास तेच फळ प्रदान करते परंतु त्यास कृष्णप्रेमरूपी फळ प्रदान करीत नाही त्याचबरोबर त्या नामपराधीस आपल्या नामअपराधाचे फळ देखील भोगावे लागते नामअपराधी षडतापूर्वक जे नाम घेतात त्याचे फळ अशा प्रकारे असते नामअपराधी सर्वसाधारणपणे षडतापूर्वक धुर्तपूर्वक नामग्रहण करतात त्यांचे हे षडता शून्य नामोच्चरण सुकृतीच्या रूपात एकत्रित होते हळूहळू ही सुकृती थोडी अधिक झाल्यानंतर त्या प्रभावाने शुद्धनाम ग्रहणकारी संतांचा संघ प्राप्त होतो सत्संगाच्या प्रभावाने नामअपराधी निरंतर नामोच्चारण करता करता नामअपराधापासून मुक्त होतात या प्रणालीचे अवलंबन करून मोठे मोठे मुक्षू <coughs> मुक्तीची कामना करणारे आहेत विजय जर एक नाम समस्त तैलधारवात नामाची आवश्यकताच काय आहे बाबाजी नाम अपराधी नाम अपराधीचे अंतकरण आणि व्यवहार सर्वदा आणि सर्वदा सर्वथा आणि सर्वदा दूषित असतात ते स्वभावत बहिरमुख असतात म्हणून साधू व्यक्ती साधू वस्तू आणि सतकाला प्रती त्यांना रुची नसते कुपात्रात कुसिद्धांतात तथा कुकार्यात त्यांची नैसर्गिक रुची असते नामोच्चार असत्संग आणि असता वेळच मिळत नाही म्हणून कुसंग न झाल्याने झाल्याने नामक्रमशुद्ध होऊन सतविषयात त्यांना रुची प्रदान करते विजय प्रभो आपल्या मुखातून श्री नामतवाचा अमृतप्रवाह निघून आमच्या कर्णपथातून हृदयात प्रवेश करून आम्हाला वेग प्रकारे यथायोग्य जाणून कृथार्थ झालो आहोत आता उपसंहारात आमच्याकरिता जो उपदेश उचित आहे तो ऐकवण्याची कृपा करावी बाबाजी पंडित जगदानंदांच्या प्रेमविवर्त ग्रंथात एक अत्यंत सुंदर उपदेश आहे तुम्ही सर्व त्याचे श्रवण करा असाधु संघे भाई कृष्ण नाम नाही हय नामाक्षर बाहिराय बटे तबुनाम कभुनय कभू नामा, नाम कभु कभु नामा भाषय सदा नाम अपराध ये सब जाणी बे भाई कृष्ण भक्तीर बाध यदी करीबे कृष्ण नाम साधु संघ कर भुक्तिमुक्ती सिद्धिवाशा दूरे परिहर, दश अपराध मान, अपमान अनासक्ती विषय भुंज आरलह कृष्ण नाम, कृष्णनाम कृष्णभक्तीर अनुकूल सबकर स्वीकार कृष्णभक्तीर प्रतिकूल सबकर परिहार। ज्ञान योग चेष्टा छाड आर कर्म संग मर्कट वैराग्यतेच्य याते देह रंग कृष्ण आमार पाले रक्षे जान सर्व काल आत्मनिवेदन दैने खुचाओ जंजाल साधू पावा कष्ट बड जीवेर जानिया, साधू भक्त रूपे कृष्ण आईल न दिया गोरापद आश्रय करुद्धिमान गोरा वई साधू गुरु केवा आचे आन, वैरागी भाई ग्राम्य कथा ना शुनीबे काणे ग्राम्य ना वार्ताना बे जबे मिली बे आणि स्वप्ने ओ नाकर भाई श्री संभाषण गृहे श्री छाडिया भाई आसियाच वण यदी चाह प्रणय राखी ते गौरांगेर सणे छोट हारिदासेर कथा थाके येण मणे भालणा खाई बे आर भालना परी बे रुदये ते राधा सर्वदा सेवी बे बड़ा हारी दासे बड़हरिदासेर न्याय कृष्णनाम बलिबे वदे अष्टल राधाकृष्ण से कुंजवणे बले गोरा राय। देख भाई नाम विना चेन दीन नाही जाय बहु अंग साधणे भाई नाही प्रयोजन कृष्णनामाश्रये शुद्ध करह जीवन बद्ध जीवे कृपा करी कृष्ण कली जीवे दया करी कृष्ण हैल गौरधाम एकांत सरल भावे भज गौर जण बे भाई श्री कृष्ण चरण गौरजन संग कर गौरांग बलिया हरे कृष्ण नामबल नाचिया नाचिया आचिरे रे पाई बे भाई नाम प्रेमधन याहाविला इथे प्रभू न दे आगमन। अशा प्रकारे वृद्ध बाबाजींच्या मुखातून श्री जगदानंदांद्वारे रचित प्रेमविपर्त ऐकून विजय आणि ब्रजनाथ महाप्रेमात विभोर होऊन व्याकुळ झाले बाबाजी बऱ्याच वेळापर्यंत अचेतन प्राय राहिल्यानंतर विजय आणि ब्रजनाथाच्या गळ्यास आपल्या दोन्ही हातांनी पकडून रडत रडत निम्नलिखित कीर्तनपद गाऊ लागले कृष्ण नामध रे कतबल विषय वासनानले मोर चित्त सदा जे रवी तप्त मरुभूमी माझे कर्णरंधियावेशिया बरे सया, सयापम हृदय हैते बले जीवार अग्रते चले शब्द रूपे नाचे अनुक्षण कंठे मोर भंगेश्वर अंगे कापे थर थर तीर हैते नापारे चरण धारा देहे घर्म, पुलकित सब चर्म विवर्ण इल कले मूर्छित इलमण प्रलयेर आगमन भावे सर्व देह जरा जर करियेत उपद्रव चित्ते वर्षे सुधा द्रव मोरे डारो प्रेमेर साग रे किचू ना बुझी ते दिल मोरे तवा तातुल कैल मोर चित्त वित सबहरे लयीनू आश्रय चार हे न व्यवहार तार वरणी ते ना पारिय सकल कृष्ण नाम इच्छा मय जाहे जाहे सुखी हय सेई मोर सुखेर संबल प्रेमेर कली का नाम अद्भुत रेर धाम हे नल करय प्रकाश इशत विकशी ईशतविकुनः देखाय निज रूप गुण लय कृष्ण पास पूर्ण विकसित हया ब्रजे मोरे, जायलया, मोरे स्वरूप विलास मोरे सिद्ध देह दीया कृष्ण पासे राखे गिया गे देर करे सर्वनाश कृष्ण नाम चिंतामणि अखिल रसे रखी नित्यमुक्त नामेर तबे मोर उदय असे नामकीर्तन करीत करीत अर्धी रात्र झाली कीर्तन संपल्यावर विजय आणि प्रजनाथ गुरुदेवांची आज्ञा घेऊन नामरसात विभोर होऊन घरी परत आले पंचविशावा अध्याय समाप्त दुसरा खंड समाप्त